पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे मुलीची आकस्मिक भेट आत्या देवाघरी गेली आत्या अकस्मात भेटली त्याप्रमाणे सर्वांची अकस्मात भेट व्हायची आहे की काय असा विचार प्रेमाच्या मनात येई या विचाराने तिला आशा उत्साह वाटे ती मोठातून मुंबईवर हिंडे बाबा कुठेतरी दिसतील भेटतील असे तिला वाटे परंतु तिची आशा अद्याप पूर्ण झाली नव्हती कंटाळून मुंबई सोडून गेली हिंदुस्तानभर प्रवास करून आली मोठमोठ्या शहरातून राहिली परंतु कोठेही गेली तरी सरोजा तिच्या डोळ्यासमोर असे काशीला तर गंमतच झाली घाटावर प्रेमा स्नानासाठी गेली होती तो तिथे तिला एक मुलगी दिसली सरोजा माझी सरोजा प्रेमा म्हणाली आणि त्या मुलीचे नावही सरोजाच होते माझीच नाग तू तुझ्या एवढीच ती असेल सरोजा प्रेमा त्या मुलीला जवळ घेऊन म्हणाली त्या मुलीची आई जवळच होती ती आली ही तुमची सरोजा वाटते मग माझी कोटे आहे द्या तुमची सरोजा जरा माझ्याजवळ द्या ये ग सरोजा तुझी वेणी घालते ये आणि खरेच प्रेमाने त्या अनोळखी सरोजाची वेणी घातली तिला खाऊसाठी पाच रुपये दिले कितीतरी दिवसांनी प्रेमा पुन्हा मुंबईत आली होती मायाने बंगला सांभाळला होता एके दिवशी सायंकाळी एक लहान मुलगी फुलांची हार गजरे विकित रस्त्यावरून जात होती फुलांची गाणी गात ती जात होती गोड सुंदर मुलगी तिचा गोड आवाज हातात फुलांची गोड गजरे फुलांच्या गोड माळा सुंदर व प्रसन्न होते ते दृश्य प्रेमाने गॅलरीतून खाली पाहिले ए मुली वरे ये तिने हाक मारली ती लहान मुलगी धावत वर आली तुम्हाला पाहिजेत गजरे हे हार हो ए बस बसत नाही मी मला लवकर जायचे आहे कोठे जायचे आहे बाबांकडे कोठे राहतात बाबा लांब तिकडे त्यांचे नाव काय मी बाबा म्हणते इतर लोक रामाबोआ म्हणतात साधू आहेत वाटतं म्हणजे काय डोक्यावर जटा गळ्यात माळा अंगाला भस्म अय्या असे नाहीत काय बाबा ते साधे माणसासारखे आहेत तुला त्या आवडतात हो तुला कोणत्या नावाने हाक मारतात बेबी सरोजा कोणत्या बेबी सरोजा प्रेमाने तिला एकदम जवळ घेतले तिचे मुके घेतले सापडली सापडली माझी सरोजा मी तुमची नाही जाऊ दे मला मी जाऊ देणार नाही ये तुझी वेणी घालते छान तिने त्या सरोजाला धरले सुवासिक तेल तिच्या केसावर घातले तिच्या दोन बाजूंच्या दोन सुंदर लांब वेण्या घातल्या त्यात फुले घातली तिने त्या सरोजाचे तोंड नीट पुसले आता तुला कपडे हवेत मला जाऊ दे ही बघ लहानशी सुनडी काशून मी आणली म्हटले सरोजा कुठेतरी भेटेलच नेस का नेसा का तुला झंपर हवा तसे सुद्धा मी ठेवले आहेत का घेऊन येऊ नवीन कपडे तू येते थांब मी घेऊन येते आ थांब तुला लाडू देते खाऊ देते तू बस मी मोटार घेऊन जाते व पटकन कपडे घेऊन येते प्रेमाने तिला खायला दिले सरोजा जाऊ नको हो तुला मग मोटारीत घालून मी घरी पोचवेन तुझ्या बाबांनाच आपण घेऊन येऊ आपण येथेच राहू हा बंगला छान आहे नाही परंतु येथे फुलांची बाग नाही मी रोज लहानशा पाणी घालते बाबा घालतात आम्ही गाणी म्हणतो मज्जा तेथे कितीतरी मुले खेळायला असतात बाबा गोष्टी सांगतात येथे तर तुम्ही एकट्या मी नाही येथे राहणार परंतु मी येईपर्यंत तरी थांबशील ना पण नवीन कपड्यात बाबा मला ओळखणार नाहीत बाबा म्हणतील ही माझी नवी बेबी सरोजा मग मग माझ्याकडे ये माझ्याकडे रहा येथे बाबा नसतील तर मला रडू येईल तुझी आई कोठे आहे बाबा मला जेवायला वाढतात मला निजवतात मी जाते थांब नवीन कपडे घालून जा मी पटकन येते प्रेमा मोटारीत बसून गेली ती सरोजा दिवाण होती नोकर होते परंतु एकदम नजर चुकवून पळून गेली कुठे गेली मोटार पो पो करीत आली प्रेमा नवीन कपडे घेऊन आली ती धावतच वर आली परंतु सरोजा कोठे आहे सरोजा तिने हाक मारली तिने वर गच्चीत पाहिले कोठे नाही सरोजा सरोजा ती हाका मारित होती तिने गॅलरीतून हाका मारल्या लोकांनी वर पाहिले परंतु सरोजा कोठे आहे तुम्ही तिला अडवून का ठेवले नाही ती नोकरास म्हणाली लोकांच्या मुलीला आम्ही कसे अडवू अरे ती लोकांची नव्हती ती माझी होती माझी हरवलेली बेबी सरोजा तीच आता कुठे शोदू, जा बघा इकडे तिकडे मोटारीत कपडे घालून ती पुन्हा बाहेर पडली कुठे सरोजा दिसते का ती पाहत होती परंतु सरोजा दिसली नाही प्रेमा घरी आली पलंगावर ती रडत बसली परंतु तिने अश्रू पुसले सरोजा आहे एवढे तर कळले आज ऋषीसही पडली देवाची दया आज शणभर माझ्याकडे आली थोड्या दिवसांनी कायमची येईल आहेत तिची काळजी घेत आहेत द्यावी का तिच्या नावाने इस्टेट ठेवून वकिलांच्या मार्फत द्यावी नोटीस बाबा ते वाचतील त्यांना पैसे मिळतील बेबीला मग काही हे कमी पडणार नाही करू का असे का पती येईल त्यालाही पत्ता लागेल नवीन भानगडी उपस्थित होतील काय करावे तिला समजेना